पुस्तक माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण सतरावे पुणे करार ब्रिटिश सरकारने जो न्यायनिवाडा प्रसिद्ध केलेला आहे त्यात अस्पृश्य वर्गासाठी जे मतदारसंघांचे हक्क दिलेले आहेत त्याबद्दल महात्मा गांधी प्राणपणाला लावून उपवास करणार आहेत ते पाहून मला त्यांच्या भूमिकेचे मनस्वी आश्चर्य वाटले स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला अडथळे उत्पन्न होतील असे गांधींनी राऊंड टेबल कॉन्फरन्समधे बोलून दाखवले होते तर मग स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीत प्राणांतिक उपवास करण्याऐवजी स्वातंत्र्यासाठीच का केला नाही आणि हा उपवास स्वतंत्र मतदारसंघासाठी आहे तो फक्त अस्पृश्यांच्या बाबतीत का मुसलमान शीख वगैरेच्या बाबतीत का नाही अस्पृश्यांनी आपली स्थिती सुधारण्यास हातपाय हलविले की लगेच सर्व हिंदू त्यांच्यावर तुटून पडतात अस्पृश्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग खुला नाही कारण तो हिंदूंनी रोखून धरला आहे अशा स्थितीत अस्पृश्यांना राजकीय हक्क दिले तरच त्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग दिसेल महात्माजींनी हे हक्क मिळवून देण्यास काहीच केले नाही उलट त्या हक्कांना ते विरोध करतात आणि वर म्हणतात की मी अस्पृश्यांचा खरा हित करता आहे त्यांची विचारसरणी समजणे माझ्या आवाक्याबाहेर आहिंदू लोक अस्पृश्यांना गुलाम म्हणून वागवितात तेव्हा आपल्या हक्कांची त्यांना वाटेकरी कधीही करणार नाहीत अशी विचारसरणी वर्तुळ मांडून अस्पृश्यांना खास राजकीय हक्क दिले पाहिजेत अशी मी मागणी केली गांधीजींनी या मागणीला विरोध केला व ते आता जातीय निवाड्यातील अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना प्राणपणाने विरोध करीत आहेत हे त्यांचे कृत्य निश्चितच अस्पृश्यांच्या हिताला बाधक आहे आम्ही लंडनला असताना महात्माजींनी माझ्यापुढे एक योजना ठवली ही गांधीजींची योजना मी त्यावेळी मान्य केली नाही कारण गांधीजींची अगर त्यांची काँग्रेस ही काही अमर नाही की ते अस्पृश्यांचे राजकीय हक्क पुढील भविष्यकाळात रक्षण करू शकतील त्यांच्या महात्म्यापणावर विश्वास ठेवून मी माझ्या लोकांचे जीवनमरणाचे प्रश्न त्यांच्यावर सोपवू शकत नाही कारण या हिंदुस्थानात आतापर्यंत पुष्कळ महात्मा आले व गेल पण त्यांना अस्पृश्यांची स्थिती काळी मात्र सुधारता आली नाही ते हजारो वर्षापासून अस्पृश्य म्हणून राहत आलेत व आजही आह हिंदू समाजात काही लोक सुधारक आह सवर्ण हिंदूंकडून जराशी दमदाटी मिळाली की हे सुधारक हिंदू आपली मते व तत्वे पायाखाली तुडवून सवर्ण हिंदूंच्या कसे कच्छपी लागतात याचा महाड व नाशिक येथील सत्याग्रहाच्या वेळी आलेला कटू अनुभव आहे केवळ उपवास करून सर्वांना घाबरवायचे व आपलेच खरे असे जनतेला भासवायचे ही गांधीजींची कृती अरेरावीची आहे आणि अरेरावी करून असुशांना गुपचूप करण्याचा अगर आपल्या बाजूला वळविण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर तो कधीच सफळ होणार नाही गांधीजींचा हा उपाययोग्य नाही त्यांनी उपवासाचे हे अस्त्र हिंदू मुसलमान ऐक्य स्पृश्य व अस्पृ्य ऐक्य अगर एखादे महत्वाचे राष्ट्रकार्य यासाठी वापरावे अस्पृश्यांना हिंदू समाजापासून वेगळे करण्याची आमची इच्छा नाही हिंदूंच्या मालकीपणापासून अस्पृश्यांची सुटका व्हावी हीच एक इच्छा आहे जातीय निवाड्यातील योजनेपेक्षा अस्पृश्यांना जास्त फायदेशीर अशी एखादी योजना त्यांनी सुचवावी मग तिच्यावर विचारविनिमय करता येईल अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य हिंदूंच्या स्वाधीन यावच छंद्र दि करो करावे असे जर गांधीजींचे उपवासाचे ध्येय असेल तर त्याला मी कसून विरोध करीन मी माझ्या लोकांचा कधीही विश्वासघात करणार नाही गांधीजींचे प्राण एका बाजूला आणि माझ्या लोकांचे राजकीय हक्क एका बाजूला यातून मी कोणती बाजू घ्यावी हे ठरविण्याचा दुर्धर प्रसंग गांधीजी माझ्यावर आणणार नाहीत अशी मी आशा करतो हिंदुस्थानातील थोर अशी व्यक्ती गांधी यांचा जीव मला प्रिय असला तरी त्यापेक्षा सहा सात कोटी अस्पृश्यांचे हक्क मला कमी प्यारे नाहीत त्यांचे रक्षण मला प्रथम केले पाहिजे व ते संरक्षण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सर्वांनी मिळून मला रस्त्यावरील शेजारच्या खांबावर फाशी दिली तरी त्याची मला परवाना आहे अस्पृश्यांचा प्रश्न मुख्यप्रधानांच्या निर्णयाने माझ्यापुरता सुटला आहे तो तुम्हाला किंवा गांधींना मान्य नसेल तर आपल्याला काय पाहिजे हे प्रथम गांधींनी सांगाव्यास व त्याचा सा नीट विचार करून त्यात अस्पृश्यांचे हित कितपत साधते हे मी पाहीन व नंतर आपल्याला जबाब देईन हे वाले, माझे राजकीय जीवन नष्ट करण्यासाठी धडपडत आहेत की काय बघा बुआ मला या लोकांनी खतम केले तर ते लोक तुमचे पुढारी होतील मग काय होईल आपल्या समाजाचे असे रडून कसे होईल आपण लढावयांचे वंशज लढता लढता मरु पण लढाईतून पाय मागे घेणार नाही हे आपले प्रीत चला उद्यापासून मुंबईत व बाहेरगावी आपल्या लोकांना ही परिस्थिती समजावून द्या आणि काँग्रेसवाल्यांचा हा डाव हाणून पडा चार पाच दिवसापूर्वी मी एका भयंकर चक्रविवाह सापडलो होतो एका बाजूला अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचे प्राण संरक्षण पण आता मी या चक्रव्यूहातून बाहेर पडलो आहे आणि याचे बरे श्रेय गांधीजींना दिले पाहिजे मी राऊंड टेबल परिषदेत हेच काम करत असताना गांधीजींनी मला इतरांपेक्षा जास्त मदत केली परंतु त्यावेळी त्यांनी माझी विचारसरणी नीटपणे लक्षात घेतली असती तर त्यांना हा उपवासाचा खटाटोप करावा लागला नसता पण आता त्याचे काय अम्मा अस्पृश्यांकडे असा प्रश्न आहे की तुम्ही हिंदू हा जो करार करीत आहात तो नीटपणे पाळाल काय तुम्ही सर्व हिंदू या कराराला एक पवित्र करार म्हणून मानाल व त्याप्रमाणे वागाल अशी मी आशा करतो हा करार घडवून आणण्यात सर तेज बहादूर सप्रू आणि श्री राम गोपालचारी यांनी फार मेहनत घेतली इतरांनीही खूप प्रयत्न केले या सर्वांचा मी आभारी आहे पण हा म्हणतो तसे स्वतंत्र मतदारसंघाने देशाचे व हिंदू समाजाचे नुकसान होईल आणि संयुक्त मतदारसंघाने फायदा होईल ही विचारसरणी मला मान्य नाही अस्पृश्यांची समस्या कोणत्याही राजकीय व्यवस्थेने सोडविता येणार नाही हा करार ती समस्या सोडवू शकणार नाही हा करार म्हणजे सर्व काही नाही जोपर्यंत अस्पृश्य अज्ञानी व स्वाभिमान शून्य होते तोपर्यंत ते तुम्ही नेमून दिलेल्या कामावर काम करीत होते व दाखवून दिलेल्या जागेवर आमरण राहत होते आता ते सुशिक्षित होत आहेत आणि त्यांच्यात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली आहे यापुढे ते तुमच्या गुलामगिरीत राहणार नाहीत एवढेच नव्हे तर तुम्ही तुमच्या धार्मिक व सामाजिक श्रेचत्वाच्या कल्पना टाकून न देता अस्पृश्यांशी चढेलपणाने वागू लागलात तर अस्पृश्य लोक तुमच्यापासून दूर होतील हे लक्षात ठेवा ही भयसूचक समस्या डोळ्यापुढे ठेवून तुम्ही अस्पृश्यांसाठी जे काही करणार असाल ते कराल अशी मी आशा बाळगतो प्रकरण अठरावे गांधी आंबेडकर चर्चा दिनांक चौदा आठ एकतीसला दुपारी मनी मनीभवनच्या तिसऱ्या मजल्यावर दोघांची चर्चा झाली ती अशी गांधीजी काय डॉक्टर तुम्ही या बाबतीत काय सांगू इच्छिता बाबासाहेब तुम्ही मला तुमचे विचार ऐकण्यासाठी बोलवलत तुम्हीच काय ते बोला नाहीतर मला प्रश्न विचारा मी उत्तर देतो गांधीजी मला असे समजले की माझ्या आणि काँग्रेसच्या विरुद्ध तुमच्या काही तक्रारी आहेत माझ्या शालेय जीवनापासून मी अस्पृश्यांच्या प्रश्नावर विचार करीत आलो कदाचित तुमचा त्यावेळी जन्म झाला नसेल काँग्रस्त कार्यक्रमात या प्रश्नाचा समावेश करण्यास मला काय खटपटी कराव्या लागल्या हे तुम्हाला माहीतच असस्त या धार्मिक आणि सामाजिक प्रश्नाच राजकीय कार्यक्रमात मिश्रण करू नय असे मुद्द काँग्रस्त पुढारी पुढे करून विरोध करीत होत बर हा प्रश्न मी एवढा साथी घव्विर अस्पृश्यांच्या उद्धारासाठी वीस लाख रुपये खर्च काँग्रस्त कि असून देखील तुमच्यासारख्यांनी मला आणि काँग्रस्तला विरोध करावा ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहा तुमच्या भूमिकेचे समर्थन करण्याबाबत तुम्हाला काही बोलायचे असल्यास मन मोकळेपणाने बोला बाबासाहेब माझ्या जन्म अगोदर या आशुषांच्या प्रश्नावर तुम्ही विचार करीत आहात हे खरे आहे सर्वच म्हताऱ्या आणि वडीलधरी मंडळींना वयाच्या मुद्द्यावर जोड देण्याची आवड असते हेही खरे आहे की तुमच्यामुळेच काँग्रेस पक्षाने या प्रश्नाला मान्यता दिली परंतु नाममात्र मान्यतेपलीकडे काँग्रेस पक्षाने अधिक काही केलेले नाही तुम्ही म्हणता की काँग्रेसने वीस लाख रुपये अस्पृश्यद्वारासाठी खर्च केले ते सगळे पाण्यात गेले मला जर असे पैशाचे पाठबळ मिळाले असते तर माझ्या जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत मी आश्चर्यकारक फरक घडवून दाखविला असता आणि असेच होते तर मला तुम्ही यापूर्वीच भेटायला पाहिजे होते मला असे वाटते की काँग्रेसला स्वतःच्या कार्यक्रमाबाबत निष्ठा नाही तसे असते तर काँग्रेस सभासत्वासाठी जशी खादीची अट ठेवली तशी अस्पृश्यता निवारणासंबंधीची अट ठाली असती ज्याच्या घरात अस्पृश्यस्त्री अथवा पुरुष नोकरीला नाही जो एका अस्पृश्य विद्यार्थ्याच पालन करीत नाही किंवा आठवड्यातून एकदा अस्पृश्य विद्यार्थ्याला पंखीला बसवीत नाही अशांना काँग्रस्त सभासद होण्यास बंदी घातली असती तर आज ही अस्त्यास्पद दृश्य दिसत तहायला मिळाल नसत अस्पृश्यांच्या मंदिर प्रवशाला विरोध करणारा जिल्हा काँग्रस्त अध्यक्ष आढळला नसता तुम्ही असे म्हणाल की काँग्रस्तला संख्याबळ वाढवायचं यासाठी अशी अट घालणे शहानपणाचे ठरले नसते मग माझे म्हणणे बरोबर ठरते की काँग्रेसला संख्याबलापुढे तत्वाची चाड नाही हा माझा तुमच्याविरुद्ध आणि विरुद्ध आरोप आहे आमचा विश्वास न हिंदूंवर ना, ना काँग्रेसवर आमच्या स्वाभिमानावर आणि स्वतःच्या सहाय्यावर आम्ही विसंबून आहोत महान नेते आणि महात्मा यांच्यावर आमची श्रद्धा नाही मला देशद्रोही हे विशेषण देऊन माझ्या चळवळीला काँग्रेसवाल्यांनी का विरोध करावा बाबासाहेबांचा चेहरा अधिकाधिक गंभीर होत गेला थोडे थांबून ते म्हणाले गांधीजी मला मायदेश नाही गांधीजींनी आवर्ते घेण्याच्या दृष्टीने म्हटले तुम्हाला मायदेश आहे माझ्या हाती आलेल्या गोलमेज परिषदेच्या रिपोर्टवरून मला तुमच्या तेथील कार्याची ओळख पटली तुम्ही देशभक्त आहात हे मी जाणतो बाबासाहेब तुम्ही म्हणता मला मायदेश आहे पण मी पुन्हा सांगतो की नाही मला मायदेश नाही ज्या देशात आम्हाला पाणी देखील पहायला मिळत नाही आणि ज्या धर्मात आम्हाला कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट रीतीने वागविले जाते तो माझा देश आणि तो माझा धर्म असे मी कसे म्हणू शकेन अस्पृश्याला या देशाबद्दल अभिमान वाटणार नाही अन्याय आणि भयंकर जाच यांना कंटाळून जर आम्ही जानते अजानतेपणी देशद्रोहीत्वाला बळी पडलो तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या देशाची राहील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देशकार्याला सहाय्यक होणारी उपयुक्त अशी काही राष्ट्रसेवा माझ्या हातून घडली असल्यास ती मी देशप्रेमाने प्रेरित होऊन केले नाही माझ्या मनोदेवत्यांनी मला सांगितले म्हणून केले हजारो वर्षे या देशात माझ्या लोकांना पायाखाली रगडण्यात आले त्या माझ्या लोकांना माणुसकीचे हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न करीत असता जर या देशाचे काही अहित झाले तर ते पाप नव्हे माझ्याकडून देशाचे अकल्याण होईल असे एकही कृत्य घडले नसेल तर त्याचे कारण माझी स्वतःची वास्तवनिष्ठा माझ्या बांधवांसाठी माणुसकीचे हक्क मिळवून देताना या देशाचे किंचितही अकल्याण व्हावे ही गोष्ट माझ्या स्वप्नीतदेखील येत नाहीत मग देशहिताचा बळी देण्याचे कृत्य कसे घडेल गांधीजी हिंदूंपासून अस्पृश्यांचे राजकीय विभक्तीकरण मला मान्य नाही बाबासाहेबांनी निरोप घेतांना खालील उद्गार काढले तुमच्या स्पष्ट मतप्रदर्शनाबद्दल आभारी आह आम्ही कोठेउभे आहोत हे कळून चुकले हर झाले प्रकरण नववे राऊंड टेबल कॉन्फरन्स दोन राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी आपण अस्पृश्यांकरता काही खास मागण्या केल्या होत्या त्या सर्वांविदितच आहेत दुसऱ्या अधिवेशनात ज्यावेळेस अस्पृश्यांच्या मागण्यांचा प्रश्न निघाला त्यावेळेस सर्व हिंदू प्रतिनिधींनी व खुद्द गांधींनी देखील त्या मागण्यास कसून विरोध केला अस्पृश्या संरक्षणासाठी काही सवलती मिळतील असा रंग दिसेना पद दलितांसारख्या सर्व बाजूने नाडलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनलेल्या सामाजिकदृष्ट्या कसपटाप्रमाणे लेखल्या गेलेल्या व राजकीयदृष्ट्या निर्मल्यावत बनलेल्या अशा समाजास काही सवलती देण्यास जर हिंदू समाज तयार होत नाही तर भावी स्वराज्यात राजकीय सत्तेचा बहुतांश हिंदूंच्या हातात जाणार त्या राज्यात या दुर्बल अस्पृश्य समाजाची काय गत होणार ही मला मोठी शंका उत्पन्न झाली आहे व मी सर्वांच बजावले की जर भावी स्वराज्यात अस्पृश्य वर्गाला जरूर असलेल्या सवलती मिळत नसतील तर त्या स्वराज्यास अस्पृश्य समाज कदापि संमती देणार नाही दुसऱ्या अधिवेशनात अस्पृश्यांकरता मागण्या सादर केल्या व त्या मुख्य प्रधानांजवळ रुजू केल्या तरीपण मुख्य प्रधानांचा जो निवाडा जाहीर झाला त्यात मी मागितलेला स्वतंत्र मतदारसंघ काही जागांकरता आपल्याला देण्यात आला होता आपल्या मागणीप्रमाणे जरी सर्व जागा आपल्याला मिळाल्या नव्हत्या तरी त्यात समाधान मानावायात जागा होती व आता आपण पुडी कार्यास लागावे अशा विचारात मी होतो संकटाला तोंड देऊन अस्पृश्य समाजाकरता थोडे बहत कार्य आपल्या हातून झाले याबद्दल मला थोडासा संतोष वाटत होता व वा जीव खाली पडला होता फार कशाला वन्यपशूंच्या तवडीतून सुटून एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी पोहोचलो ज्याप्रमाणे एखादे हरिण स्वस्त चित्त होते त्याप्रमाणे माझी मनस्थिती झाली होती इतक्यात गांधींची घोर प्रतिज्ञा काणी आली अस्पृश्यांच्या सुदैवाने यावेळी मात्र अस्पृश्यांच्या मागण्यास महात्माजींचा विरोध न होता त्यांचा मला पुष्कळ वेळा उपयोगच झाला महात्माजींनी पुष्कळच मिळते जुळते घेतले व हिंदू पुढाऱ्यांशी जो आपला तहनामा झाला त्यात अस्पृश्यांचा फायदाही झाला पंजाब प्रार्थनात अस्पृश्यांना एकही जागा मिळाली नव्हती तेथे त्यास आठ जागा मिळाल्या शिवाय इतर प्रांतातील अधिक जागा मिळाल्या त्या वेगळ्याच दुसरा फायदा मध्यवर्ती कायदे काउन्सिलात अस्पृश्यांच्या जागेचे प्रमाण शेकडा अठरा ठरविण्यात आले हा होय या प्रश्नासंबंधाने मुख्य प्रधानांच्या निवाड्यात काही नामनिर्देश नव्हता मुख्यप्रधानांच्या निवाड्यात अस्पृश्यास अत्यंत हानिकारक व धोक्याचे असे एक किलमिश राहिले होते आणि ते म्हणजे सर्व सवलती वर्षानंतर आपोआप नाहीशा व्हावायच्या होत्या हे होय वीस वर्षात कई इकडील दुनिया तिकडे होणार नव्हती व या अल्पावधीत हजारो वर्ष चालत आलेले अन्याय नष्ट होणार नव्हते तेव्हा सर्वसाधारण हिंदू समाजाच्या दृष्टिकोन बदलल्याशिवाय अस्पृश्यास मिळालेल्या विशेष सवलती काढून घेणे म्हणजे वाढीस लागलेल्या झाडास अकाली खर्च करणे होय नवीन तहनाम्याप्रमाणे ही परिस्थिती बदललेली आहे आता असे ठरले आहे की हिंदू समाज व अस्पृश्य यांच्या परस्पर संमतीनेच या सवलती दूर होतील हिंदू समाजाने आपल्या प्रत्यक्ष कृतीने अस्पृश्यांचा विश्वास संपादन केला तर या सवलती अस्पृश्य आपणहून सोडतील नाहीतर ही व्यवस्था चालू राहील हे सर्व ठीक आहे पण मिळालेल्या फायद्याचा तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपयोग करून घेतला नाही तर आंधळ्यापुढे रत्न ठेवल्यासारखी तुमची स्थिती होईल जे मिळाले त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे तुम्हाला किती सत्ता मिळाली आहे याची योग्य कल्पना येण्याकरता स्वराज्यातील मुंबई कायदे काउन्सिलचे चित्र तुम्ही आपल्या डोळ्यासमोर आणा दोनशे जागांपैकी कोणत्याही पक्षाकडे निदान एकशे पंधरा जागा असल्याशिवाय त्यास राज्यकारभार चालविता येत नाही या प्रांतात सर्वात अधिक जागा हिंदूंच्या वाट्याला आल्या आहेत आणि त्या जवळजवळ शंभर आहेत या शंभरात तुमच्या पंधराशिवाय राज्यकारभार हाकता येईल काय मुसलमान वगैरे इतर लहान गटासंबंधाने तर बोलावयास नको तेव्हा तुमच्या हातात अलौकिक शक्ती आली आहे तिचा तुम्ही आपली आर्थिक उन्नती करून घेण्याकरता उपयोग केला पाहिजे दुसरी एक महत्वाची व मननीय सूचना तुम्हाला द्यावायची आहे आज जिकडे तिकडे तुमचा करता, देवालयांचे दरवाजे उघडण्याचे प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न करारांच्या शुद्ध हेतूबद्दल मला शंका नाही परंतु देवालयात जाण्यास मिळाले म्हणजे तुमचा उद्धार होत नाही हे तुम्ही विसरता कामा नाही देवालयातील मूर्तीभोवती खेळणाऱ्या आध्यात्मिक भावापेक्षा पोटाची खळगी कशी भरेल याची विवंचना तुम्ही अगोदर बाळगली पाहिजे खाण्यास पुरेसे अन्न नाही अंगभर वश्र नाही शिक्षण घेण्याची सोय नाही द्रव्याच्या अभावी औषध पाणी घेता येत नाही अशा दैन्यावस्थेत सापडलेला आपला समाज आहे ही परिस्थिती पालटून आयुष्यातील आवश्यक सुख सोयी उपभोगण्यास मिळतील याध्येयाने तुम्ही आपल्यापुढील कार्यक्रम आखला पाहिजे देवालयात जाण्याचे मार्ग मोकळे झाले केवळ अस्वस्थता दूर झाली म्हणून मिळालेले हक्क गमविणे उचित होणार नाही आजची आपली दैन्यावस्था हे दैव दुर्दवेला असाचे फळ आहे या खुळचट व आत्मवंच्या कल्पनेला अजिबात फाटा द्या माझी अशी पक्की खात्री आहे की या भोळसट कल्पनांना झुगारून देऊन आपल्यातील प्रत्येक इसम राजकारणाकडे लक्ष ठेवून राजकीय सत्तेचा योग्य उपयोग करून घेईल तर आपल्या समाजाची दुःखे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत एक अत्यंत महत्वाची गोष्ट मात्र ही की तुम्ही जे पुढारी निवडाल ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ते तुमचे खरे मार्गदर्शक होतील तुमचे हित व त्यांचे हित एक असेल व जे स्वार्थीन असतील असेच पुढारी तुम्ही निवडा दुसऱ्या पक्षाच्या उंजळीने पाणी पिणारे किंवा भाडोत्री काम करणारे लोक तुमची केवळ फाटाफूट करतील ते तुम्हाला दगा दिल्याशिवाय राहणार नाही तरी या मानधारी पुढाऱ्यापासून तुम्ही दूर राहा यापुढे आपल्याला पुष्कळ कामे करावायची आहेत आज आपल्याजवळ स्थिर अशा संस्था नाहीत सर्व चळवळींचे केंद्रस्थान म्हणून एखादी स्वतंत्र जागा नाही हरेक कामे करण्याकरता दोन लाख रुपयांचा निधी उभारण्याचा मी संकल्प केला आहे वयात आलखा प्रत्येक पुरुषाने या फंडात भर घातली पाहिजे तुम्ही जनता पत्राचा खप अडविला पाहिजे तिखपत्र आहे. त्या पत्राद्वारे जनत स्फूर्ती उत्पन्न होणार आह तिथ स्वावलंबी करण तुमच कर्तव्य आह चौदा तारखेच्या मध्यरात्री आमची व्हिक्टोरिया बोट पोर्ट सय्यदहून पुढे चालू झाली व तिन भूमध्य समुद्रात प्रवक्षकिंदी महासागराप्रमाणे भूमध्य समुद्रही वर्षाकाठी काही दिवस शांत व काही दिवस खवळ असतो नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तो बहुधा खवळलेलाच असतो त्याप्रमाणे पंधरा तारखेला सकाळी त्याने उग्र रूपच धारण केलेले दिसते त्या दिवशी वाजे वाजेपर्यंत त्याचे तूफान सुरू होते व त्यामुळे बोटीवरील सर्वांच्या हालचाली बंद होत्या जो तो आपला केबिनचा आश्रय बसलेला होता खवळलेल्या अगर तुफानी दर्याची व्यक्तिशा मला काहीच वाटले नाही मी एक चांगला दर्यावर्दी आहे पण बहुधकरून इतर पुष्कांना खवळलेल्या समुद्राची भीती वाटते व त्यांना फार त्रास होतो दुपारी बारानंतर समुद्र शांत होत गेला त्यामुळे बरे वाटू लागले पण पुन्हा रात्री एकदम त्याने उग्र रूप धारण केले मोठमोठ्या प्रचंड लाटा उसळू लागल्या व खेळाडूंच्या लाथांनी फुटबॉल जसा वरखाली उसळतो तशी आमची बोट या प्रचंड लाटांच्या प्रहरांनी वर खाली उसळ्या घेऊ लागली व आजूबाजूला हेलकावे खाऊ लागली या घालमेलीत सर्वांची झोप पळाली ती सारी रात्र सर्वांनी जागून काढली पहाटेच्या सुमारास वादळ शांत झाले जिनेवाला येऊन पोचेपर्यंत मग पुढे समुद्र तसाच शांत राहिला यापुढे बांधण्यात येणाऱ्या इटालियन आगबोटी आता तयार व्हावायच्या आहेत म्हणतात की समुद्र किती खवळला व लाटा कितीही तरी त्या अगदी स्थिर राहतील हलणार नाहीत अगर डोलणार नाही अशा स्थित व अचंचल नमुन्याच्या काही बोटी फ्रेंच लोकांनी बांधल्याचीही मी ऐकतो मानवी बुद्धीला काहीच अशक्य नाही अशा तऱ्हेच्या न हलणाऱ्या डोलणाऱ्या बोटी लवकरच सर्वत्र सुरु देखील झालेल्या दिसतील असे झाल्यास समुद्रप्रवासात सध्या होणारी दगदग व त्रास ही बहुतेक सारी मिटून जातील अठरा तारखेला सकाळी सात वाजता आमची बोट जिनेवाला येऊन पोहोचली आठ वाजता आम्ही बोटीतून खाली उतरलो सामान तपासण्यासाठी येथे जो एक कस्टम हॉल बांधण्यात आला आहे तो खरोखरच शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना समजला पाहिजे आणि त्याच्या या सौंदर्याचे श्रेय इटलीच्या मुसोनिनीला दिले पाहिजे लंडनला जाणारी आमची गाडी जिनेवालाकडून अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सुटणार होती इकडे तिकडे हिंडण्याला त्यामुळे सरासरी दोन तासांची आम्हाला सवलत होती आम्ही काही जणांनी घोड्याची गाडी केली आणि जिनेवा शहरातून इकडे तिकडे भटकलो हे शहर फार जुने असून त्याच्या पाठीमागे एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे बरोबर अकरा वाजून चाळीस मिनिटाला आमची ट्रेन सुटली मध्यंतरी टुरियनला पुन्हा आम्हाला गाडी बदलावी लागली पॅरिसहून आम्ही साडेआठ वाजता निघालो व वा अकराला कॅलेला आलो इंग्लिश खाडीतील बोटीत आम्ही शिरलो तो तेथे आम्हाला श्री जोशी पेट्रो वगैरे मंडळी भेटली ही मंडळी पी एन्ड ओ कंपनीच्या बोटीने मुंबईहून आमच्या दोन दिवस अगोदर निघाली होती खाडी तुफान नव्हते हीच मोठी नशिवाची गोष्ट समजली पाहिजे तसे असले म्हणजे या खाडीतला प्रवास फार त्रासदायक वाटतो डोव्हरला यायला आम्हाला नेहमीपेक्षा पन्नास मिनटे अधिक लागली जवळजवळ दोन वाजता आम्ही डोव्हरला उतरलो सव्वादोनला आम्ही डोवरहून आघाडीत बसलो आधीच एक तास सुशीर झाला होता तो लंडनला पोहोचत भरून काढता आला असता पण मध्येच आमच्या ट्रेनचे इंजिन बिघडले त्याची नाडी तपासण्यात आणखी अर्धा तास खर्ची पडला त्यामुळे लंडनला नेहमी साडेतीनला जाणारी आमची ट्रेन त्या दिवशी पावणेपासला पोहोचली येथेही सर्वत्र धुके पसरले होते चोहकोडे हो अंधार पसरला होता आपापल्या स्नेहसोबत्यांना भेटण्याकरता व्हिक्टोरिया स्टशनवर मंडळी येऊन तिष्टत उभी होती आम्ही प्रतिनिधींच्या स्वागतार्थ सरकारचे प्रतिनिधीही उपस्थित झाल होते स्टेशनवर सर्वत्र गर्दी झाल्यामुळे मी आपला एकटा जो तडक निघालो तो मला जेथे उतरायचे होते त्या रॉयल हॉटेलमध्ये येऊन पोचलो राऊंड टेबल परिषदेची पहिली बैठक आम्ही येथे येण्यापूर्वीच म्हणजे सतरा तारखेला झाली तिच्यात पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली परिषदेच्या कामाला खरी सुरुवात एकवीस तारखेपासून झाली आमची अशी अपेक्षा होती की मुसलमान प्रतिनिधी आता आम इतर प्रतिनिधींशी एकमत करून हिंदुस्थानाकरता हिंदी लोकांना जबाबदार अशा राज्य पद्धतीची आमच्याबरोबर मागणी करतील कारण जातीविशिष्ट अशा त्यांच्या बहुतेग मागण्या त्यांच्या पदरात पडलेल्या आहेत पण ही आमची आशा सफल होईल असे वाटत नाही नेहमीच्या परिपाठाप्रमाणे मुसलमान प्रतिनिधींनी आपला स्वतंत्र गट स्थापन केलेला असून नामदार आगा हे त्यांचे अध्यक्ष आहेत व मि जफरुल्ला खान हे त्यांची बाजू मांडणारे त्यांचे स्पोक्समन आहेत सर्व राऊंड टेबल परिषदेत हा मुसलमानांचाच फक्त एक संघटीत असा गट आहे हिंदू आपल्या परंपरेनुसार विभक्त व परस्परांपासून अलिप्त आहेत हिंदूंपैकी प्रत्येकजण जो काही बोलेल व करील ते स्वतःच्या नावाने व करता बोलेल अशी वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात खेदाची व चिंतेची गोष्ट वाटते तीही की हिंदू मुसलमानांचे येथेही एकादेखील मुद्द्यावर एकमत अगर एकवाक्यता होऊ शकत नाही हिंदूबरोबर एकमत करून घेण्याची मुसलमानांना आवश्यकता मुळी भासली नाही आपण म्हणून ते हिंदूंनी मान्य करावे असे मुसलमानांना वाटते असे का असावे याचा देखील लोकांना फार अचंबा वाटतो काहींच्या मते हिंदूंशी मतभेद ठेवण्यात मुसलमानांचे हित साधले जाते कारण हिंदू मुसलमानातील या मतभेदामुळे ब्रिटिशांना दोघांच्या भांडणात निर्णय देण्याची साहजिक संधी मिळते आणि मुसलमानांना अशी आशा वाटते की ब्रिटिशांनी दिलेला कोणताही वादग्रस्त बाबतीतील निर्णय आपल्याला हितकारक व अनुकूल असाच असेल, या त्यांच्या अंदाजात बरेच तथ्य आहे असे मला वाटते ते कसंही असो पण ब्रिटिशांना मुसलमानांच्या वादात मध्यस्थी करून निर्णय द्याचा अधिकार व संधी आह ही वस्तुस्थिती हिंदू मुसलमानातील ऐक्याला विघातक आहा यामुळे हिंदू मुसलमानात सलोखा होणे अशक्यप्राय झाल आह ही गोष्ट आता हिंदूंनी ओळखली असून आपण सुसंगटितपणे वागाव असे त्यांना वाटू लागले आहा सर पेट्रो खिस सर्व हिंदू प्रतिनिधींना ऐक्याची जरूर तीव्रपणे बासू लागली आहे पेट्रो हे माझ्या शेजारीच बसतात त्यांना इंग्रज हे आपल्या पहिल्या प्रतीचे मित्र वाटतात इंग्रजांच्या खालोखाल त्यांना मुसलमानांचा जिवाळा वाटतो हिंदुस्तान अगर हिंदू यांना त्यांच्या हृदयात फारच अल्पस्थान आहे आतापर्यंत ज्या प्रश्नांची वाटाघाट झाली त्यात अस्पृश्यांच्या मतदारसंघाचा व प्रतिनिधीत्वाचा प्रामुख्याने विचार झाला मला कविण्यात आनंद वाटतो की आपल्या या प्रश्नांच्या बाबतीत कसल्याही प्रकारची घासाघीस अगर प्रतिकूल टीका कोणीच केली नाही व आपले हे प्रश्न समाधानकारकपणे निघालात निघाले अजून परिषदेपुढे दुसरा मोठा कार्यक्रम व दुसरे अनेक भानगडीचे प्रश्न आहेत वीस डिसेंबरपर्यंत हे कसे आटोपेल ते आटोपो पण या एकंदर कार्यक्रमाविषयी या फारच थोड्यांना उत्साह अगर आपलेपणा वाटत असलेला दिसून येतो खरे व लोकांना जबाबदार असणारे स्वराज्य कधी पदरात पडेल याचा सर्वांना ध्यास लागलेला दिसतो पण या खऱ्या स्वराज्याचा प्रश्न तर या परिषदेच्या कार्यक्रमात कुठे दिसतच नाही याचा अर्थ असा की राज्यपद्धतीचे कागदी स्वरूप काय असावे हे ठरून आम्ही परत येऊ पण हे स्वराज्य अंमलात कधी येणार हे मात्र आम्हाला नक्की सांगता येणार नाही ती गोष्ट गुलदस्त्यात राहणार आहे पण याही प्रश्नाचा निकाल लावून घेण्याची कोणीतरी ठरविले आहे असं म्हणतात असे झाल्यास या प्रश्नामुळे उत्पन्न होणाऱ्या वादळात परिषदेचे तारू बुडण्याचा संभव आहे तिसऱ्या राऊंड टेबल परिषदेचा हा तिसरा आठवडा आहे मागील दोन परिषदांच्या बाबतीत जो एक प्रकारचा उत्साह व जी एक तऱ्हेची आस्था वाटत होती ती या तिसऱ्या परिषदेच्या वेळी प्रतिनिधींनाही वाटत नाही आणि ब्रिटिश जनताही या राऊंड टेबल परिषदेच्या का कार्याकडे पूर्वीसारख्या कौतुकाने व आस्थेने लक्ष देताना दिसत नाही येऊ घातलेल्या फेडरेशनची रुपरेषा कशी काय असावी व त्याच्याभोवती कोणकोणत्या बंधनांची कुंपणे असावी हे जाणण्यापेक्षा ते फेडरेशन रुपी स्वराज्य नक्की आपल्या हाताला कधी लागेल हे जाणण्यास हिंदी प्रतिनिधी अधिक उताळी व उत्सुक झाले आहेत पण हे फेडरेशन कधी प्राप्त होणार याचाच मुळी अंदाज लागत नाही त्यामुळे सध्या जी चर्चा व कथाकूट इथं आहे त्याच्यात भरीव असे विशेष काहीच कोणाला वाटत नाही या परिषदेत असे कित्येक प्रतिनिधी आहेत की ते तिच्या कामकाजात मनापासून मुळी भागच घेताना दिसत नाही त्यांच्या अनास्थेच्या मुळाशी दुसरेही एक कारण आहे कार्यक्रम पत्रिकेत फेडरेशन कसे असावे या यासंबंधीच्या कालमर्यादेचं त्यात नामनिर्देशनही आहे फेडरेशन कसे असावे हा प्रश्न चर्चेत आहे पण ते कधी येणार याचा काही या अंदाज नाही ती गोष्ट राम भरोसे ठेवल्यासारखी वाटते त्यामुळे पुष्कळण्यास चालू चर्चेत काही तथ्याव दिसत नाही व म्हणून ते तिच्यात विशेषता भागही घेताना दिसत नाही पुष्कळांना तर अशी भीती वाटते की हा प्रश्न शेवटपर्यंत असाच गुलदस्त्यात राहील व हिंदी प्रतिनिधींना फेडरेशन कधी येणार हे न समजताच परत फिरावे लागेल पण हा प्रश्न कोणी विचारल्यास त्याचा निर्णय समाधानकारक लागेल असंही मला वाटत नाही हिंदू मुसलमान आपापसात आप लढू लागले म्हणजे अस्पृश्यांचा ओढा मुसलमानांकडे वळू लागतो त्यांना वाटत की मुसलमानांशी आपण दोस्ती केली की आपले हित होईल पण ही गोष्ट दिसते तितकी खरी नाही हे लक्षात ठेऊन अस्पृश्यांनी फार सावधगिरीने वागले पाहिजे शारदा कायद्याच्या बाबतीत मुसलमानांनी धोरणाचा मला जो अनुभव आला तो काही समाधानकारक म्हणता येण्यासारखा नाही जीर्ण व पुराण मतवादी हिंदू कर्मठांबरोबर शारदा कायद्यासारख्या का आवश्यक कायद्याला विरोध करण्यासाठी बहुतेक मुसलमान तयार झालेले पाहून माझ्या मनाला त्याचवेळी मोठा धक्का बसला या राऊंड टेबल परिषदेच्या वेळीही मुसलमानांची सामाजिक मनोवृत्ती कट्टर सनातनी हिंदूप्रमाणेच किती आकुंचित व अधोगामी असू शकते याचा दुसरा अनुभव नुकताच मला येथे आला वर्णाश्रम सुराज्य संघाच्या सनातनी ब्राह्मण अध्यक्षांचा एक खास टेलिग्राम मिस्टर गझनवी या मुसलमान प्रतिनिधीला परवा येथे आला अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेश विरोध करण्यास सनातनी हिंदूंबरोबर मुसलमान बंधूंनी सहकार्य करावे अशा आशयाचा तो संदेश होता हिंदुस्थानाला स्वराज्य मिळाल्यास तो हिंदूंच्या त्याचप्रमाणे मुसलमानांच्या दोघांच्याही धर्माला घातक होईल आणि म्हणून अशा स्वराज्यापासून धर्मनिष्ठ हिंदूंप्रमाणे धर्मनिष्ठ मुसलमानांनीही सावध असावे असेही त्यात ध्वनीत केले होते सनातनी हिंदूंची बाजू मुसलमान प्रतिनिधींनी राऊंड टेबल परसिदेपुढे मांडावी अशीही या सनातनी ब्रम्हवृंदांनी मिस्टर गझनवीला विनंती केली होती मुसलमानांकडे अशा रीतीने आपले प्रतिनिधित्व सोपवून आम्ही जाती ब्राह्मण आमचे सोयरे मुसलमान ही मन या कट्टर ब्रम्हवृंदांनी सार्थ करून दाखविली असे म्हणण्यासारखंच नाही मिस्टर गजोणींनी हा टेलिग्राम येथील टाइम्स पत्रात प्रसिद्ध केला गजोणीसारख्या बंगाली कट्टर मुसलमानाला कट्टर हिंदू सनातन्यांनी आपल्या धर्माचे रक्षण करावयास सांगावे व ते त्यांनी मान्य करावे ही घटना हिंदुस्थानातील सुधारकांनी अवश्य लक्षात घेतली पाहिजे आपला धर्म संगणात पडतो असे पाहताच त्याचा जीव वाचविण्यासाठी कट्टर सनातनी हिंदू ब्राह्मण देखील कट्टर यवन उर्फ मेच्छांचा धावा करण्यास कसा तत्पर असतो याचे ते एक उत्कृष्ट उदाहरण आहे हिंदूंचा धर्म तर असा विग्न संतोषी आहे की जरा काही नवीन गोष्ट घडली किंवा कालमनाप्रमाणे रुढाचारात थोडासा फरक पडतोसा वाटला की हिंदूंचा हा धर्म संकटात नेमका सापडलाच सनातनी हिंदूंप्रमाणे हिंदी मुसलमान देखील एक अजब चीज आहे सर्वसामाजिक सुधारणेचे त्याला वावळे आहे हिंदुस्थानातील त्यांचे बंधू समाजक्रांतीवादी बनलेले आहेत राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या स्वाभाविक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व जुन्या चालरितींचा मुस्फा कमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुवा उडवून दिला आह कमाल पाशाबद्दल मला मोठा आदर वाटतो व आपलेपणा वाटतो पण हिंदी मुसलमानांना मौलवी शौकत अलीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय मुसलमानांना देखील कमाल पाशा व अमानुल्ला आवडत नाही कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिकदृष्टीला सुधारणा तर महापाप वाटत मिस्टर डी व्हेलारच्या सूचनेप्रमाणे बादशाने आयर्लंडच्या गव्हर्नर जनरलच्या जागी ज्या गृहस्थाची नेमणूक केली हे ते गृहस्थ यापूर्वी एक दुकानदार होते असा हा लहानसा दुकानदार आयरलंडचा गव्हर्नर जनरल पदावर आरूढ होईल अशी कोणाला कल्पना येऊ शकेल काय स्वराज्याकरता झगडणाऱ्या आयरिश लोकांविषयी कैलासवासी टिळकांना मोठे कौतुक व वा आदर वाटे म्हणतात आयर्लंडच्या कितागिरविण्याविषयी लोकांना ते नेहमी टोचत असत पण त्याच टिळकांना हिंदुस्थानी राज्यसूत्रे तेली तांबोळी व वा तागडीवाले वगैरे क्षुद्र जातीय लोकांच्या हाती जाण्याची कल्पना देखील असह्य वाटत राज्य सत्तेची सूत्रे ब्राह्मणाच्या हाती असावी ती हलविण्यास अन्य कोणी पात्र नाही अशी त्यांची विचारसरणी दिसून येत असल्याचे त्यांना वेळोवेळी बोलून दाखविलेल्या विचारांवरून दिसून येत याच्या उलट डी व्हेलोरची मनोवृत्ती आहे तेली तांबोळी व वा तागडीवाल्यांचा उपवास करण्याऐवजी तांगडीवाड्याला त्यान आपल्या स्वराज्यातील सर्वात मोठ्या अशा बहुमानाच्या जागेवर नऊन बसविले आपले हिंदी देशभक्त व लोकनायक आणि आयरिक देशभक्त पुढारी यांच्या मनोवृत्तीत असा एक मोठा फरक आह एरवडा जेलमधून प्रसिद्ध होणारी गांधीजींची पत्रक मी वाचित असतो डेली हेराल्ड या एका मजूरपक्षीय पत्राखेरीज गांधीजींच नावसुद्धा येथील इंग्लिश पत्रे आजकाल छापित नाहीत रत्नागिरीच्या पटवर्धनांसाठी गांधीजींनी उपवास केला अस मी डिली हरॉल्डमध वाचल माझ्या या याबाबतीत गांधीजींच करण अगदी सर्वस्वी रास्त असून सरकारच धोरण सर्वस्वी चुकीचे आह श्री पटवर्धनांच्या इच्छेप्रमाणे सरकारन त्यांना भंग्याच काम करू द्याव्यास पाहिजे होत्यांना मनाई करण्याचे सरकारला मुळीच कारण नव्हत जातीभद्द व तज्जन्य स्पृश्यता जर नष्ट व्हावायची असल तर घाणेड़ वंश परंपरागत पद्धतीन करण्याची रुढी नष्टच कली पाहिजे सरकारने आणि तेही ब्रिटिश सरकारने भंग्याचे काम भंग्याच्या जाती जन्मलेल्या व्यक्तीनेच करावे असा आग्रह धरून जातीभेदाचे रक्षण करण्याची चिंता का व्हावी व असे करणे त्यांना कसे शोभते हेच मला कळत नाही गुरुवायूर मंदिरासाठी गांधीजी जो प्राणांतिक उपवास करणार आहेत त्याही त्यांच्या कृतीला मला असाच पाठिंबा देता आला असता तर फार बरे झाले असते गांधीजींचे हे करणे चुकीचे आहे असे माझे म्हणणे नाही पण त्यांचे हे करणे अनावश्यक व अप्रामाणिक आहे असे मला वाटते पण त्यांनी ठरविलेल्या संकल्पापासून त्यांना परावृत्त करणे व्यर्थ आहे या निरुपयोगी प्रयोगापाई ते आपला प्राण खलची घालणार नाही अशी आपण आशा करूया कारण तसे करणे म्हणजे एका चांगल्या उपयुक्त जीवनाचा निरुपयोगी गोष्टीपायी अपव्यय करण्यासारखे होईल गुरुवायूच्या बाबतीत लोकमतावर व प्रचलित कायद्यावर त्यांनी आपल्या संकल्पाची भिस्त ठेवल्याचे ऐकून जरा हायसे वाटले अंतराम्याच्या अंतस्थ प्रच प्रथम जाहीर कल्याप्रमाणे त्यांनी जर आधार घेतला असता तर मग त्यांच्या संकल्पाचे स्वरूप परिणामाच्या दृष्टीन अधिक धोक्याची व चिंताजनक झाल असत सहा डिसेंबरच्या मॅच्चस्टर गार्डियन पत्रात प्रसिद्ध झालख व्यंगचित्र मोठमजेदार व उद्धक आह या चित्रात हिंदुस्थानाच्य व्हॉईसराय लॉर्ड विलिंगडन यांनी उपोषण कलि असून ग्लाणी येऊन तॉटवर पडल्याचे दाखविलेआहे जवळच बाजूला मिस्टर मॅक्डोनाल्डचा एक निर्जीव पुतळा स्टुलावर ठेवलेला दाखविला असून दुसऱ्या बाजूला बऱ्याच अंतरावर गांधीजी चारख्यावर सूत काढत असलेले, व त्यांची वक्री जवळच रवंतकळीत कानटवकारून उभी असलेली दाखविली आहे ब्रिटिश पार्लमेंटकडून मिळणाऱ्या राजकीय सुधारणांना अस्पृश्य लखून त्यांचा अहेर करू नये त्या सुधारणांना स्पृश्य लखून त्यांचा स्वीकार करण्यास गांधीजींना भाग पाडण्यासाठी व्हायसराय साहेब गांधीविरुद्ध हा उपवास करीत असल्याचा भावार्थ या व्यंगचित्रात चित्रकार मिस्टर लो यांनी रेखाटला आह गांधीजींची सहकार्य संपादन क्लिल्याशिवाय भावी राज्यघटना यशस्वी होणार नाही व म्हणून ब्रिटिश सरकारला गांधीजींची मनधरणी करून त्यांचे सहकार्य मिळविने भाग पडेल असं या चित्रातून दर्शविले आहा पण ब्रिटिश सरकारला शरण आणण्या इतकी शक्ती गांधीजींच्या पाठीशी यापुढे असू शक वाटत नाही प्रकरण विसावे मजूर मंत्री दलित वर्ग हा शूद्राच्या नीचस्थानी कुजत राहील असा राजकीय दर्जा दलित वर्ग मान्य करणार नाही अस्पृश्यांवरील हिंदूंच्या सामाजिक आर्थिक आणि धार्मिक वर्चस्वात आणखी राजकीय वर्चस्वाची भर पडणार असेल तर मी ती सहन करणार नाही बहुसंख्य लोक अस्पृश्यांच्या उत्कर्षाला आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्य समता आणि बंधुता नाकारित आहेत शंभर मामलेदार दलित वर्गापैकी एक मामलदार आणि चौतीस महालकऱ्यांपैकी एकही एक दलित वर्गीय नाही तहतीस उपजिल्हाधिकाऱ्यांपैकी फक्त एक दलितवर्गीय असे प्रमाण आहे माझी भूमिका काय आहे ती देशात यथार्थपणे समजले नाही हे मला माहीत आहे तिच्याविषयी गैरसमज आह यासाठी माझी भूमिका स्पष्ट करावयास या संधीचा मला फायदा घेऊ द्या अध्यक्ष महाराज मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की जेव्हा जेव्हा माझे वैयक्तिक हित ने सर्व देशाचे हित यात संघर्ष निर्माण झाला तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्यने दे। दिले स्वतःच्या हिताला दुय्यम मांडले स्वहित बुद्धीने मी आयुष्यात मार्ग चोखाळला नाही जर मी आपल्या शक्तीचा नि परिस्थितीचा स्वतःसाठी उपयोग केला असता तर आज मी दुसऱ्याच एखाद्या ठिकाणी असतो देशांच्या मागण्यांचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा तेव्हा मी इतरांच्या पाठीमागे तूज भरही नव्हतो हो याविषयी गोलमेज परिषदेतील त्यावेळीचे माझे सहकारी माझ्या म्हणण्याला पुष्टी देतील माझी अशी खात्री आहे गोलमेझ परिषदेतील ब्रिटिश मुत्सदी तर माझा पवित्रा पाहून तर गोंधळून गेले होते त्यांच्या मताप्रमाणे गोलमेज परिषदेत नको ते प्रश्न विचारणारा मी एक भयंकर काटा ठरलो होतो परंतु या देशातील जनतेच्या मनात मी नुसती शंका राहू देणार नाही मी दुसऱ्या एका अशा काही निष्ठेला बांधलो गेलो आहे की तिला मी कधीही अंतर देऊ शकणार नाही ती निष्ठा म्हणजे माझा वर्ग, ज्यांच्यात मी जन्मास आलो त्यांचा मी आहे जीवाजीव जी असेपर्यंत मी त्यांना अंतर देणार नाही या या विधिमंडळाला मी दृढनिश्वयपूर्वक सांगतो की जेव्हा अस्पृश्यांचे हित व देशाचे हित यामध्ये संघर्ष निर्माण होईल त्यावेळी माझ्यापुरते मी सांगतो की अस्पृश्यांच्या हितालाच प्राधान्य देईल जी छळ करणारी बहुसंख्याक जमात आहे ती देशाच्या नावाने बोलत असली तरी तिला मी पाठिंबा देणार नाही ही माझी भूमिका प्रत्येकाने आणि प्रत्येक ठिकाणी समजून घ्यावी देशाचे हित आधी की माझे हित आधी तर मी आधी देशाचे हित पाहिन तसेच माझ्या समाजाचे हित की देशाचे हित आधी असा प्रश्न जेव्हा उपस्थित होईल तेव्हा मी अस्पृश्य वर्गाच्या हिताच्या बाजूने उभाराही उद्यापासून मी माझ्या नव्या ऑफिसची जबाबदारी स्वीकारणार आहे म्हणूनच माझ्या मागील वीस वर्षाच्या मुख्यत्यार पदाचा हिशेब सादर केला मुसलमान आणि अस्पृश्य हे जरी अल्पसंख्याक समजे जात असले तरी त्यांच्या परिस्थितीत भक्कम असे अंतर आहे हे स्पष्ट केलेच पाहिजे आमच्या जातीच्या मानाने मुसलमान जात अत्यंत श्रीमंत आह ब्रिटिश येईपर्यंत ते या देशाचे राज्य करते होते अशा त्च्या मागे उच्चासा दर्जा आहे व आमच्यापेक्षा त्यांची कितीतरी प्रगती अधिक झालेली आहे शेकडो वर्षापासून आमची पिळवणूक झालेली आह आत्यंतिक दारिद्र्य ही आमची आर्थिक स्थिती आहे केवळ लोकसंख्येवरून आमची तुलना आपण मुसलमानांशी करू शकत नाही पूर्णतः आपल्याच प्रयत्नांवर सुरुवातीपासून अवलंबून राहून आम्हाला कार्य केले पाहिजे आम्हाला आपल्या जातीचा उद्धार करावायचा आहे माझ्या या नवीन नेमणुकीमुळे ही माझी जबाबदारी मला दुसऱ्याच्या खांद्यावर सोपवावी लागत आहे अधिकारासंबंधी मला मुळीच आवड नाही मी चांगला सुरळीत होतो साध्या डॉक्टर आंबेडकरांमध्ये आणि माननीय आंबेडकरांमध्ये काही फरक आहे असे मला वाटत नाही माझ्या नेमणुकीसंबंधी अधिक महत्वाचे मला वाटते ते हे की गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर दलित वर्गाच्या प्रतिनिधीसाठी एक जागा ठेवलीच पाहिजे अशी आता रूढी स्थिर झालेली आहे ब्राह्मणशाहीला हा प्राणघातक ठोसा आहे माझ्या नेमणुकीचे हे महत्व आहे अशा तऱ्हेचा प्रघात पडणे ब्राह्मणशाहीला मुळीच पथ्यकारक नाही मला वाटते अस्पृश्यांचा हा फार मोठा विजय आहे माझ्या संबंधी ज्यांची मते चांगली नाहीत असे बरेचसे लोक आहेत वाचनात वेळ घालवून एकाकी जीवन जगणे हा माझा स्वभाव आहे अशा माझ्या स्वभावाबद्दल पुष्कांना असे वाटते की मी लोकांशी नीट न वागता त्यांना टाळतो याचा हा पुरावाच आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की कोणाचाही कसलाही अपमान करावा अशी माझी मुळीच इच्छा नसते माझा काळ फार मर्यादित आहे मला पुष्कळ गोष्टी करावायच्या आह व मदतनीस तर कोणी नाही पुष्कळ हिंदू माझ्याकडे शत्रत्वाच्या नजरेतून पाहतात मी त्यांच्या भावना दुखवण्या इतके बोलतो अशी त्यांची तक्रार आहे परंतु माझे हृदय अत्यंत कोमल आहे हे मला माहीत आहे ब्राह्मणांमधून सुद्धा मला पुष्कळ मित्र आहेत तथापि कोमल हृदयाच्या सुद्धा सत्य बोलून दाखविलेच पाहिजे आपल्या अत्यंत प्रिय अशा अप्तिष्टांना कुत्र्यापेक्षाही वाईट वागवले जात असताना आणि त्याच्या प्रगतीची सर्वतरेने बंद झालेली आहेत हे दिसत असताना मी हिंदूंशी दयाळूपणाने वागावी अशी अपेक्षा तरी ते कशी करू शकतात सध्याच्या हिंदू पिढीन यासंबंधी काही केलेले नाही हे मला कळत म्हणूनच माझ्या भावना आवरून माझ्या विरोधकांशी सन्मानपूर्वक वागण्याचा मी प्रयत्न करतो माझ्या विरोधकांशी माझी वागणूक दुष्टपणाची कधीच नसते परंतु त्याचे अपराधी मन त्यांना खात असते मी व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळाचा सभासद या नात्याने सरकारी कामानिक कलकत्त्यास गेलो होतो तेथे अपर सेक्युलर माझे मित्रश्री जाधव राहत असत मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून उतरलो होतो व काम संपल्यावर आणि माझ्या मित्राचा पाहुचार घेतल्यावर मी परत माझ्या रेल्वे सलूनमध्ये येऊन पोहचलो माझी सलून दुसऱ्या दिवशी दिल्ली जाण्यासाठी निघणार होती दुसऱ्या दिवशी पहाटे माझे मित्र मिस्टर जाधव त्यांच्या पत्नी व त्यांची मुले सामान सुमानासकट माझ्या सलूनपाशी उभे असलेले पाहताक्षणी असले मला फार आश्चर्य वाटले कारण आदल्या रात्रीच नमस्कार चमत्कार झाला असल्याने मला निरोप देण्यासाठी हे जाधव कुटुंब एवढ्या पहाटे का आले याचा मला उलगडा होईना तेव्हा जाधव सांगू लागले आमच्या घरातल्या नोकरांनी बंड केले ते म्हणाले डॉक्टर आंबेडकर हे भंगी आहेत हे आम्हाला माहीत होते तुमच्या घरी ती राहिले खाल्ले जेवले त्यामुळे तुम्ही पण त्यांच्या जातीचे भंगी आहात अशी आमची खात्री झाली आमची जात बिघडली आमचा धर्म बुडाला आता हे लोक तरी आम्हाला मोहल्यातही राहून देतील की नाही याची मला शंका आहे म्हणून मी घरबंद करून मंडळींना थेट मुंबईला पाठवून द्यायची ठरविले आहे ही गोष्ट दोन वर्षापूर्वी घडली त्यामुळे तुम्हा हिंदूंची मणे आमच्याबद्दल किती शुद्ध आहेत याची मला कल्पना आली तुम्ही आम्हाला महार किंवा भंगी म्हणण्याऐवजी हरिजन म्हणू लागला आहात एवढ़च काय ते समता सैनिक दलाबाबत मध्यप्रदेशात उभारण्यात आल स्वयंसेवकांचे दल पाहून मला फार आनंद झाला प्रथमतः हे स्वयंसेवकांचे विस्तृत दल एकोणीशे सव्वीस साली मुंबईत सुरु करण्यात आल होते आपल्या सर्वसामान्य चळवळीचा समता सैनिक दल हा एक संघ असा विभाग आहे खरेच ते एक आपल्या चळवळीचे भक्कम अस साधन आह या स्वयंसेवक संघटनेच्या उभारणीला मूलत कोणति कारण असल तर हिंदू समाजात समता मिळविण्यासाठी दलित वर्गाच्या मागण्यांना प्रोत्साहन द्विच होिच्या नावात सूचित असल्याप्रमाणे ही संघटना हिंदू समाजामधलित वर्गाला समतेच स्थान प्राप्त करून द्रिच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती आज हिंदूंपासून पूर्णतः विभक्त होऊन हिंदूंच्याबरोबर सामाजिक समता हस्तगत करिच ध्रिय आह आपल्या राजकीय मागण्यांना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित असे सभास्थान दलित वर्गाला लाभू शकत नव्हते हो काँग्रेसची संघटना इतकी चढेल झाली होती की ती मुंबईमध्ये इतर कोणत्याही राजकीय पक्षाला सभा होऊ देत नसे सभा घेण्याचे कोणी धाडसच करीत नसे काँग्रेसचे स्वयंसेवक येऊन अशा सभा उधवून लावित असत या दहशतेचा सा सामना करण्यासाठी आमच्या स्वयंसेवकाच्या मूळ कर्तव्यामध्ये आम्ही आणखी भर घातली ती म्हणजे राजकारणात भाग घेऊन काँग्रेस स्वयंसेवकांच्या या जुलमी व अत्याचारी कृत्यापासून आपल्या सभांचे रक्षण करणे हे होय मी गोलमेज परिषद जाण्याच्या तयारीत होतो तेव्हाचा प्रसंग अजून मला आठवतो माझ्या गोलमेज परिषदेला जाण्यासंबंधी निंदा करण्यासाठी मी राहत होतो त्याच्याजवळ दलित वर्गाच्या नावावर काँग्रेसनं मुंबईमध्ये एक सार्वजनिक सभा घेत हो या सभेत दलित वर्गाचा मी खरा प्रतिनिधी नाही असे ति जाहीर करणार होते या सभा संघटनेनं मी असे सांगितले की जर ही खरीखुरी दलित वर्गाचीच सभा होणार असेल तर त्यांनी कोणताही ठराव घेतला तरी मला मुळीच वाईट वाटणार नाही परंतु ही, ही तुमची सभा दलित वर्गाची नाही परंतु आधीच योजून ठिकाणी कृत्य करण्यास त्यांनी नकार दिला संध्याकाळी ही सभा भरविण्यात आली परंतु ऐनवेळी आपल्या स्वयंसेवकांची एक तुकडी आली आणि काँग्रस्त स्वयंसेवकांची पूर्णता दानादान करून त्यांनी सभा हस्तगत कली खुर्ची टेबल व कॉलब सोडून काँग्रस्त लोकांना जीव घेऊन पळावे लागले ही कुर्ची टेबल व बेलविजयाची मानचिन्ह म्हणून आमचे स्वयंसेवक अख अखेर घेऊन आले आमचा स्वयंसेवक संघ मुंबईत सर्वात बलवान आहे आमच्या स्वयंसेवकांना आव्हान देण्याचे धाडस अजून पोहतो कोणीही केले नाही अशा स्वयंसेवकांच्या संघटनेला विरोध करणारे काही लोक आहेत ते स्वतःला अहिंसेवर विश्वास ठेवणारे म्हणवितात आणि या संघटनांना आणि शक्तीच्या प्रदर्शनाला विरोध करतात मी सुद्धा स्वतः अहिंसा तत्वाला शिरोधार मागणारा माणूस आहे परंतु अहिंसा आणि लीनता यामध्ये मी फरक करतो लिनता म्हणजे दुर्बलता स्वतः स्वतःवर दुर्बलता लादून घेणे हा काही सद्गुण नव्हे मी अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा तर आहेच पण दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे या तुकाराम महाराजांच्या अहिंसेच्या व्याख्येतील अर्थाने तुकारामाने अत्यंत समर्पकपणे दोन गोष्टींमधे अहिंसा असल्याचे सांगितले आहे एक सर्व प्राणीमात्रांसंबंधी प्रेम व दया आणि दोन दुष्ट लोकांचा नाश अहिंसेच्या व्याख्येतील या दुसऱ्या भागाकडे बहुदा दुर्लक्ष होते व या नजर नजरचुकीमुळेच अहिंसेचे तत्व हास्यास्पद होते दृष्टांचा विनाश करणे हा अहिंसा तत्वातील महत्वाचा घटक आहे त्याच्याशिवाय अहिंसा म्हणजे केवळ टर्फल फक्त कल्पना सुख व्यवहारात वापरण्याजोगे तत्व म्हणून ते उरतच नाही जेतपर्यंत दुसऱ्याला दुःख देण्याची दुष्ट इच्छा आपण बाळगीत नाही आणि जेतपर्यंत केवळ सर्व दृष्टांचा नाश करण्याच्या सीमेपर्यंत आपण मर्यादा घालून घेऊ तेतपर्यंत शक्तीची उपासना करण्याविरुद्ध व शक्ती संघटनेविरुद्ध कोणीही कोले कुई करू शकत नाही शिलाने नियंत्रित केलेली शक्ती आमचा आदर्श आहे कसल्याही टीकेला भीक घालण्याची तुम्हाला मुळीच गरज नाही अविचाराने कोणालाही दुःख देण्याचे टाळा ज्याला ज्याला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल त्याला त्याला सर्व प्रकारची मदत करा म्हणजे तुम्ही आपल्या लोकांची फार मोठी सेवा केली असे होईल मी मजूरमंत्री आहे मध्यवर्ती सरकारतर्फे मजुरांच्या हिताकडे अधिकाधिक लक्ष देण्यात येत आहे एकोणीशे साली या बाबत एक रॉयल कमिशन नेमले गेले होते त्या कमिशनने अनेक सूचनाही केल्या होत्या 1930 तीस सालापासून बेचाळीस सालापर्यंतचा सा इतिहास पाहिला तर यादृष्टीने काहीच झाले नाही पण बेचाळीस सालापासून म्हणजे मी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज शेचाळीस सालापर्यंत अवघ्या तीन वर्षात प्रगती झालेली दिसेल यात आत्मस्तुती नसून वस्तुस्थिती आहे वीस सालापासून आज तगायत मध्यवर्ती असेंब्लीत मजुरांचा एक प्रतिनिधी घेतला जात असे आज तीन मजूर प्रतिनिधी नव्या असेंब्लीत बसले तुम्हाला दिसतील काउन्सिल ऑफ स्ट आतापर्यंत एकही मजूर प्रतिनिधी घेतला जात नसे पण यापुढे एक मजूर प्रतिनिधी घ्या आगामी मध्यवर्ती असेंब्लीत मजुरांच्या हिताची दहा भिले येणार असून मी ती ड्राफ्ट केली आहेत यावरून देशाचे सामाजिक आणि आर्थिक दारिद्र्य दूर करण्याचे प्रयत्न कसे चालू आहेत हे दिसून येत राजकीय सत्ता हाती असली म्हणजे मनुष्य काय काय करू शकतो याचे मी उदाहरण सांगतो मी वाईसरायच्या ज्या कार्यकारी मंडळात प्रवेश केला त्या मंडळाचे 15 सभासद आहेत मी तेथे ते एकटाच अस्पृश्य आहे या गोष्टीला दोन वर्षानंतर कालावधी लोटला तेवढ्या अवधीत मी तेथे ते राहून काय केले हे सांगितले म्हणजे राजशक्ती किती प्रखर असते याचा उलगडा होईल मी तेथे ते जाण्यापूर्वी मध्यवर्ती सरकारने अस्पृश्यांच्या शिक्षणाची कसली जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली नव्हती मात्र मुसलमानांच्या अलीगड विश्वविद्यालयाला वीस लाख रुपयांची मदत देऊन व बनारस विश्वविद्यालयाला एकोणीस लाख रुपये भांडवल पुरवून सहाय्य केले शिवाय या दोन्ही संस्थांना सालाना तीन लाखांची मदत चालू आहेच मी तेथे गेल्यानंतर गेल्या वर्षीपासून सरकारने दलित वर्गाकरता तीन लाख रुपयांची मदत चालू केली आहे शिवाय तीनशे कॉलेज शिष्यवृत्त्या प्रत्येकी साठ रुपयांच्या मंजूर झाल्या आहेत याच वर्षी तीस विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विलायत जातील आता अशी व्यवस्था केली आहे की निदान दोन वर्षात पंधरा विद्यार्थी विलायतेला येथून पुढे जातील अशा प्रकारची व्यवस्थापूर्वी कधीही झाली नव्हती ती आज झाली आहा आता नोकरीसंबंधीची बाप पाहा मुसलमानांना शक्डा वीस ख्रिश्चनांना शक्कडा साडेआठ पण पद दलितांना मात्र अशा प्रकारचे प्रमाणपूर्वी अजिबात नव्हते फक्त यांच्याकडेही लक्ष पुरवाव एवढी शिफारस होती अर्थात आमच्या पदरात शून्य होता पण नुकतीच माझी मागणी सरकारला पटून आमची नोकऱ्यात प्रमाण शक्कडा आठ ठरविण्यात आल आह मी तिथे गेलो तेव्हा माझ्या खात्यात हमालसुद्धा अस्पृश्यांची नव्हत पण आता डेप्युटी सेक्रेटरी दोन अंडर सेक्रेटरी एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स तीन असे अस्पृश्य वर्गाचे लोक भरले आहेत कुणी म्हणतात मी महाराजचेच हित पाहतो मी महाराज जन्मलो याला काय करू पण माझ्याविरुद्ध केली जाणारी तक्रार खोटी आहे मी लवकरच एक प्रांतागणित जातवारी नमूद करून तक्ता प्रसिद्ध करणार आहे यावरून कोणत्या वर्गाचे किती लोक नोकरीत भरले आहेत व कोणाला किती स्कॉलरशिप्स दिल्या आहेत याची स्पष्ट कल्पना लोकांना करता येईल माझ्या खात्यात सिमलेल्या अठ्ठावीस नोकऱ्यांपैकी 18 भंगी आहेत विलायतीला जाणाऱ्या लोकात एक मांग एक भंगी व चांबार पुष्कळच आहेत सांगण्याचा हेतू एवढाच की राजके सत्ता हाती असता मनुष्य काय काय करू शकतो हे स्पष्ट व्हाव मी एकटा असताना जर हे करू शकलो तर माझ्या जोडीला आणखी दोन तीन लोक आले तर याहीपेक्षा जास्त काम नाही का करता येणार म्हणूनच माझा आग्रह आहे की राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी अहोरात्र जगडणे हेच आपले कर्तव्य आहे मी लिहिण्यात आशी झालो असे नव्हे उलट मी पूर्वीपेक्षा अधिक लेखन करतो परंतु मला ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त दुसरे अन्य काही लिहिण्यास वेळच मिळत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे मी जरी सार्वजनिक जीवनापासून दूर असलो तरी आपली या अवस्थेप्रत आणलेली चळवळ जिवंत ठेवली पाहिजे याचा मला कधीच विसर पडलेला नाही माझ्या गैरहजरीत समाजकार्याची मोठी जबाबदारी भाऊराव तुमच्यावर आहे त्यातून आपण यशस्वीरित्या पार पडाल याबद्दल मला ती मात्रही शंका नाही माझ्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर इतरांबरोबर आपल्याही समाजाला सर्वदृष्टीनं मदत करण्याचे ठरविले आह माझ्या अध्यक्षतेखाली दिल्लीला जी मजूर परिषद झाली त्या परिषदेला रादे हो व रा भोळे हो यांना प्रतिनिधी म्हणून निमंत्रण दिल हीच माझ्या कामाची सुरुवात होय अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती एका आठवड्याच्या काळात अनेक समाजोपयोगी गोष्टी मी कल्या मिस्टर आर एम डोईफोडे यांच्याकरता भाऊराव तुमच्याकडून शिफारशीसह पत्र मिळाल मिस्टर डोईफोडे हे माझ्या माहितीचे नाहीत काही गोष्टी अशा आहेत की त्या मी करू शकतो व काही अशा आहेत की मी त्या करू शकत नाही याबाबतीत मी किती निष्ठूर असतो हे आपण माझ्यासोबून ओळखताच मिस्टर डोईफोडे यांचे असे एक प्रकरण आहे की त्यात मी काही करू शकत नाही त्यांचे प्रकरण सर्वस्वी पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या कक्षेतील आहे त्यांच्यात हस्तक्षेप करणे ठीक नाही अशा प्रकरणात मी मुळीच हस्तक्षेप करू शकत नाही मी आपल्या समाजातील अस्पृश्यातील मुलांसाठी संधी केली अशा परिस्थितीत आपल्यातील व्यक्तिगत उमेदवार मुलांची प्रकरणे हाती घेण्याची जबाबदारी आपल्यावर पडत नाही अशा कृत्याने तेवढ्याच पात्रतेच्या दुसऱ्या उमेदवार मुलांवर अन्याय होईल म्हणून या प्रकरणी मी मुळीच हस्तक्षेप करू शकत नाही याची तुम्हाला योग्य समज होईल आपल्यातील काही उत्साही तरुणांची हे जनता पत्रक चालविण्याची तयारी पाहून आनंद वाटला आपल्या साप्ताहिक पत्रक चालविण्याच्या कामात मला इतके अनुभव आले आहेत की त्यामुळे अधिक काळजीपूर्वक पाऊल टाकण्यास मी शिकलो आहे उगीस फाजील उत्साह असणे बरे नाही पत्रक चालविणे तशी सोपी गोष्ट नाही त्यात पैशाचा एक मोठा प्रश्न असतो दुसरी गोष्ट पत्रकाचा सा दर्जा सांभाळून पत्रक अधिक दर्जेदार व वाचकांच्या दृष्टीने आकर्षक करणे हे महत्वाचे आहेत पैशाच्या प्रश्नाचा मी विचार करीत नाही कारण त्याची जबाबदारी मजवर पडत नाही परंतु दुसऱ्या प्रश्नाबद्दल मला अधिक काळजी वाटते आपल्या साप्ताहिकाचा सा संपादक कोण होणार याची पात्रता काय आहे हे महत्वाचे प्रश्न माझ्यापुढे आहेत ही माहिती जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत या योजनेला मी संमती देऊ शकत नाही नावाबद्दल मी काही विचार केला नाही कैवारी किंवा त्यासारखे पत्रकाचे काही नाव असावे असे मला मान्य नाही